तंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद कभाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित कारक आता येथून अपरीक्षित कारक नावाचे पाचवे तंत्र सुरू झाले त्याची सुरुवात अशी आपल्याला नीट कळले नाही किंवा आपण नीट पाहिले नाही किंवा नीट ऐकले नाही किंवा ज्याची आपल्याला नीट कल्पना आली नाही असे काहीही माणसाने करू नये नाहीतर एका न्हाव्याने असे केल्यामुळे त्याची जशी अवस्था झाली तसे व्हायचे याची कथा अशी दक्षिण देशामध्ये पाटलीपुत्र नावाचे एक नगर होते त्या गावात मणिभद्र नावाचा एक वाणी राहत होता तो रोजची कर्तव्य करीट करीत असूनही दुर्दैवाने त्याला दारिद्र्य आले दारिद्र्यामुळे अपमान होऊ लागल्याने त्याला फार वाईट वाटू लागले एका रात्री पडल्या पडल्या तो विचार करू लागला ढिपकार असो या दारिद्र्याला मनुष्याजवळ पैसा नसला तर कुल शील दाक्षिण्य गोड स्वभाव यांना शोभा नाही जवळचा पैसा नाहीसा झाला की मान गर्व ज्ञान आणि बुद्धी ही ही नाहीशी होतात शिशिर ऋतूतील निसर्गाचे वैभव वसंत ऋतूतील रोज नाहीसे करतो त्याप्रमाणे कुटुंब पोषणाच्या काळजीमुळे बुद्धिवानाची बुद्धीही नाहीशी होत असते रोजच्या डाळ तांदूळ तूप तेळसे कपडे यांच्या काळजीमुळे खूप बुद्धिवान माणसाची बुद्धीही मंद होते मनुष्य आचरणाने तरी त्याला सोडून लोक श्रीमंतांना कल्पवृक्ष गर्जना करतो पण लोक त्याला क्षुद्र समजत नाही त्याचप्रमाणे श्रीमंतांनी काहीही केले तरी ते चांगलेच ठरते अशा प्रकारचे विचार मनात येऊन त्याने मनात ठरविले की उपास करून जीवस द्यावा फुकट जगण्यात काय अर्थ याप्रमाणे या निश्चय करून तो झोपे गेला झोपेत एका जैन यतीचे रूप घेऊन द्रव्य निधी त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाला बाबारे रे तू वैराग्याचे विचार मनात आणू नकोस तुझ्या पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती माझ्या रूपाने तुझ्या उभी आहे याच रूपात सकाळी मी तुझ्या घरी येईन त्यावेळी काठीने तू माझ्या डोक्यावर मार म्हणजे मी सुवर्णय होऊन तुला डोक्यात हे स्वप्न खरे होईल का खोटे होईल बहुतेक खोटेच होईल मणीव असे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात साधारीपणात शोक मग असताना चिंताग्रस्त असताना किंवा कामासत्ता असताना जे स्वप्नात दिसते ते निरर्थक असते तेवढ्यात त्याच्या बायकोने स्मश्रू करण्याकरिता न्हाव्याला बोलावणे पाठवले होते तो आला त्याच्या मागोमाग स्वप्नात दिसला होता त्यासारखा एक जैन यती ही आला यतीला पाहिल्याबरोबर आनंदाने एक काठी घेऊन त्याच्या डोक्यावर मारली ताबडतोब तो, तो सोन्याचा होऊन जमिनीवर पडला वाण्याने ते सुवर्ण घरात नेऊन ठेवले आणि तो संतोषाने त्या न्हाव्याला म्हणाला मी देतो हे धन व वस्त्रे घेऊन जा पण हे हकीकत बाहेर कोणालाही सांगू नको नावे आपल्या घरी आल्यावर विचार करू लागला हे सर्व जैन यती डोक्यावर मारले की सोन्याचे होतात असे दिसते तेव्हा आपणही सकाळी पुष्कळ यतींना बोलवावे आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्यांना सोन्याचे पुतळे बनवावे म्हणजे आपल्या खूप सोने सोने होईल याच विचारात त्याने सर्व रात्र घालवली सकाळी उठल्यावर त्याने एक मोठा सोटा घरी आणून ठेवला आणि तो एका जैन यतींच्या मठात गेला तेथील जिनेंद्रांना तीन प्रदक्षिणा घालून त्यांच्या पुढे गुडभे टेकून आपले तोंड फडक्याने झाकून तो म्हणाला हेच ध्येय ठेवून आणि विषय सुखांचा त्याग करून राहणाऱ्या यतींचा जय जयकार असो यतींची स्तुती करते तीच खरी जीभ यतींच्याकडे झुकते तेच खरे मन आणि यतींना नमस्कार करतात तेच खरे हात अशी त्यांची स्तुती करून तो त्या मठातील मुख्य यतीकडे गेला गुरे आणि हात टेकून त्याला नमस्कार करून त्याने त्याचा आदराने तो म्हणाला भगवन आज सर्व पाहिजे मठपती म्हणाला श्राव का तू धर्मज्ञ असून असे काय बोलतोस आम्हाला ब्राह्मणासारखे आमंत्रण काय देतोस आम्ही भोजनाची वेळ होईपर्यंत हिंडत असतो व त्यावेळी एखादा भक्तियुक्त अंतकरणात श्रावक पाहून त्याच्या घरी जात असतो तेथे जे काही थोडे बहुत मिळेल त्यावर प्राणधारणा करीत असतो तेव्हा तू आता जा पुन्हा असे बोलू नकोस त्या ऐकून न्हावी म्हणाला भगवान आपला धर्म मलाही माहीत आहे आपणाला अनेक श्रावक बोलावितही असतात शिवाय मी पुस्तकाला गुंडाळण्यास सयोग्य असे कापड व लेखकांना लागणारे इतर साहित्य जमा केले आहे हे सर्व जाणून आपण जे योग्य वाटेल ते करा इतके बोलून, तो नवी आपल्या घरी गेला घरी गेल्यावर ठेवून तो स्वतः मठाच्या दारापाशी गेला सर्व पुन्हा त्यांची प्रार्थना करून त्यांना घेऊन तो आपल्या घरी निघाला तेही सर्व कापडाच्या लोभाने आपले नेहमीचे शिष्य सोडून त्याच्या पाठीमागे निघाला निघाले काय लोभाचा महिमा आहे पहा एकांतात राहणारे दिगंबर घरादारांचा त्याग केलेले लोभाला बळी पडतात म्हाताऱ्या माणसाचे कानही जीर्ण होतात फक्त लोभ तेवढा जीर्ण होत नाही त्या सर्व यतींना घरात घेऊन न्हाव्याने दारे बंद केली व काठीने तो दज्जा डोक्यावर मारू लागला त्यापैकी एक मेला व दुसरे जखमी होऊन खाली पडले व आक्रोश करीत पडू लागले त्यांचा आक्रोश ऐकून शहराचे रक्षण करणारे शिपाई म्हणाले हा एवढा मोठा कोलाहल कसला चला चला तिकडे तेव्हा ते सर्व जोराने पळत न्हाव्याच्या घरापाशी आले तो त्यांना रक्तबंबाळ झालेले दिसले शिपा त्यांना विचारले अहो काय आहे तेव्हा त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली शिपा यांनी हात बांधून त्याला घेऊन ते न्यायाधीशाकडे गेले न्यायाधीशांनी न्हाव्याला विचारले तू ही काय भांगड केलीस तो म्हणाला काय करू मी मणिभद्र वाण्याच्या घरात जे पाहिले तसेच करायला गेलो असे म्हणून त्याने त्याने मणिभद्राच्या घरात घडलेली सर्व हकीकत सांगितली न्यायाधीशाने मणिभद्राला बोलावून आणून विचारले काय रे तू एका व्यक्तीला ठार मारलेस काय मणिभद्राने घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा न्यायाधीश म्हणाला याने नीट परीक्षा करता काम केले या दृष्ट धाव्याला सुळावर चढवा त्याप्रमाणे राज्यसेवकांनी केल्यावर न्यायाधीश म्हणाला आपल्याला नीट पळत नाही किंवा आपण नीट पाहिले नाही किंवा नीट ऐकले नाही अगर आपल्याला त्याची नीट कल्पना आली नाही असे काहीही माणसाने करू नये नाहीतर ह्या नाव्यासारखे व्हाव यायचे परीक्षा न करता काही करू नये नीट चौकशी करूनच कायदे करावे नाहीतर मुंगसा करता एका ब्राह्मणीला पश्चाताप झाला तसे व्हायचे मणिभद्र म्हणाला हे कसे न्यायाधीश म्हणाला आई